ओम श्री परमात्मने नमहा। आतारु दयहे आपुले, निया भाले, वरी आपले शुद्ध असलेले अंतःकरण चौरंग करून त्यावर श्री गुरुच्या पाऊलांची स्थापना करू ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरूनिया पुष्पांजळी अर्घ्युदेव श्री गुरु व आपण एक आहोत अशा ऐक्यतेच्या समजूत रुपी ओंजळीत संपूर्ण इंद्रियरूपी कमळकड्या भरून त्या पुष्पांजुळीचे अर्घ्य श्री गुरुचरणांच्या वर घेऊ अनन्योदके धुवट वासना जे तनिष्ठ ते लागले अबोट चंदनाचे एकनिष्ठता रुपी स्वच्छ पाण्याने स्नान घालून श्री गुरुच्या विषयी असलेली वासना तेच श्री गुरुना अनामिका नावाचे गंधाचे बोट लावू प्रेमाचे निर्वाळ नि नुपरे सु प्रेमरू सोने शुद्ध करून त्याचे घागरेचे वाळे सद्गुरूंच्या सुकुमार पायात घालू घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळी अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरु विषयीचे दृढ हीच कोणी रण जोडवी ती सद्गुरूंच्या पायाच्या अंगठ्या मध्ये घालू मोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेऊ वरी आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्ट सात्विक भावांची उमलि कमळ कोणी एक आठ पाकड्यांचे कमळ ते सद्गुरूंच्या पायावर वाहू तेथ अहम हा धूप जाळू नाहम तेजे बोवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहमवृत्ती हाच कोणी एक धूप तो श्री गुरुचरणांच्या जवळ जाळू या देहादिकांपैकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती हेच कोणी एक तेज त्या तेजाने श्री गुरु ओवाळू व वा त्या सद्गुरू चरणास तदाकारतेने नेहमी आलिंगन देऊ माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊ वायात श्री गुरूंच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण म्हणजे स्थूल शरीर आणि रिंग शरीर या दोन खडावा करून घालू व अहिक आणि पारत्रिक भोग आणि मोक्ष हे श्री गुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू ुचरण सेवा हो पात्रता दैवा जो सकलार्थ मेळावा पाटू बांधे ज्याच्या योगाने धर्म अर्थ काम आणि मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्री गुरुचरणांच्या उपासनेस आम्ही योग्य होसवणेवरी उन्मेखव लाहे उजरी जे वाचे ये करी सुधा ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते पूर्ण चंद्राची वक्तृत्व गोडी अक्षराते कोट्यावधी पूर्णचंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत अशी गोडी जे दैव अक्षराना आणते सूर्य अधिष्ठिली प्राची जगाराणी वध्ये प्रकाशाची तैशी वाचा श्रोत ज्ञानाची दिवाळी करी ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते त्याप्रमाणे ज्या दैवाच्या योगाने वाचा श्रोत्याना ज्ञानाची दिवाळी करते नाद ब्रम्ह खुजे कैवल्य तैसे न सजे ऐसा बोलू देखी जे दैवे ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते की त्या व्याख्यानापुढे मोक्षसुद्धा तसा म्हणजे त्या व्याख्याना सारखा शोभत नाही श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासी नली बरवी वाचावल्ली श्रवण सुखाच्या मानवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यानरूपी वेळी चांगली भराच येते ठाव न पवता जनेडली वाचा तो देव हो शब्दाचा चमत्कारू ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परत ते असा जो देव तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो शब्दाने त्याचे वर्णन करता येते हे केवढे आश्चर्य आहे जे ज्ञानासी न चौजवे ध्यानासी जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी जे ज्ञानाला कळत नाही ध्यानालाही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रम्ह ते त्याच्या बोलण्यात सापडते येवडे एक सौभग वळगे वाचे चे अंग श्री गुरुपाद पद्म पराग लाहे गुरुच्या चरण रुपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी वर सांगितलेले एवढे एक चांगले भाग्य वाचे ठिकाणी येते तरी बहु बोलू काई आजीते आनी ठाई माते वाचून नाही ज्ञान देव म्हणे तर या संबंधाने फार काय सांगू आज ते दैव माझ्या शिवाय दुसऱ्या ठिकाणी नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे ताने निमिया अपत्ये आणि माझे गुरु एक लवते म्हणून कृपे झाले तीए कारण कि मी श्री गुरुचे तान्हे आणि माझे गुरु एक पुत्री आहेत म्हणजे मी माझ्या गुरुना एकटाच मुलगा आहे म्हणून मी त्या कृपेला एकटा ठिकाणी झालो आहे पाहा पा बरोबरी आघावी मेघच्या तांशी रिचावी मजलागी गोसावी तैसे केले पहा चातक पक्षा करता, मेक जसा, आपले तिल चा, चा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामुग्रीची वृष्टी करत त्याप्रमाणे करता केले आहे त्याने आपल्या बोधाचा सर्व साठा माझ्यात ओतला आहे म्हणून तोंड करूगेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले म्हणून माझे रिकामे शास्त्र वगैरे न शिकलेले तोंड बडबड करू गेले तर त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले हो या दृष्ट आपत्ने परत उजू आयुष्य तई मारीते लो भू करी दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्नी होतात अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यायला आलेला सुद्धा प्रेम करतो आधनी घातली या हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाचे भुकेची वेळ निभावून यावी असे आले तर आधण्यात घातलेले वाळूचे खडेही, अमृताचे तांदूळ बनतत। तया परी श्री गुरु करीती जई अंगीकारू तई होऊन ठाके संसारू मोमया त्याप्रमाणे श्री गुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन राहते पाहा पा श्री नारायणे विश्ववंदे असे पहा कि त्या पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्य असतानाही जगाला पूज्य अशी त्यांची म्हणजे त्या पांडवांच्या वैगुण्याची पुराणे श्रीकृष्णाने करून टाकली नाहीत का श्री निवृत्ती राजे अज्ञान पण हे माझे आणीले बोजे ज्ञानाची त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांनी माझे अज्ञान पण ज्ञानाच्या योग्यते सांगले परी है असो आता प्रेम रुळत बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे पण आता हे गुरु कृपेचे वर्णन राहू दे कारण त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मली नव्हते श्री गुरुचे महत्व चे महत्व वर्णन करणारे ज्ञान आहे कोठे आता तेनेची पसाये, बोळ गे ना अभिप्राय गीतेचे नी आता त्याच श्री गुरुच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे रुदगत सांगण्याच्या साधनाने मी म्हणजे ज्ञान देव संतांच्या चरणांची सेवा करीन तरी तो ची प्रस्तुती चौदावी अध्यायाच्या अंती निर्णय कैवल्य पती ऐसा केला चौदाव्या अध्यायाचा सिद्धांत ज्ञानान मोक्ष तर आता तोच अभिप्राय आहे का कि मोक्षाचे स्वामी जे श्री कृष्ण परमात्मा त्यांनी चौदाव्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थो मुक्ती जैसा शतमख संपत्ती स्वर्गीची कि ज्याप्रमाणे शंभर यज्ञ केलेला पुरुष स्वर्गीचे ऐश्वर म्हणजे इंद्रपद मिळवण्यास समर्थ होत त्याप्रमाणे ज्ञान ज्याचे हस्तगत झालेले आहे तोच मोक्ष मिळवण्यास समर्थ होतो, होतो। का जन्म जो जन्मोनी ब्रम्हर्म करीतोची ब्रम्ह आनु न अथवा जो शंभर जन्म ब्रम्हकर्मात घालवतो तोच काय तो ब्रम्हदेवाचे पद मिळवतो दुसरा कोणीही नाही ना सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोकाशाचा लाभ घेता येतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषालाच मोक्षाची योग्यता प्राप्त होते तरी तया ज्ञाना लागी कवनापा योग्यता आंगी हे पाहता जगी देखील तर हे ज्ञान मिळवण्याची योग्यता कोणाच्या ठिकाणी आहे हे पाहू गेले असता जगात एकच पुरुष दृष्टीच पडत जे ही निधान, पाताळीर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे जमिनीत खोल पुरलेले द्रव्य डोळ्यात अंजन घातल्यास दृष्टीच पडते परंतु ते अंजन घालण्यास डोळे सुद्धा पायोळ मनुष्याचेच पाहिजेत तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किर आन आण परितेची थारे ऐसे मन शुद्ध होईल यात खरोखर अन्यथा नाही म्हणजे काहीही शंका नाही पण ते ज्ञान टिकेल असे मन शुद्ध पाहिजे तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी ती नाही हे विचारून ठेविले देवे ज्ञान टिकण्यास वैराग्याची आवश्यकता तर वैराग्या वाचून कोठेही ज्ञान टिकवायचे नाही हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे कवन परी जे ये उनी मनाते वरी, हे ही श्रीहरी देखील असे आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे कि जो आपण होऊन येऊन मुमुक्षुच्या मनाला माळ घालील हे देखील सर्व जाणणाऱ्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे जे विषे रससोये, रस सोये जै होये, तई तो ताटची सांडूनी जाये ज्याप्रमाणे जा विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणाऱ्याला जे माहीत होते तेव्हा तो जसा ते त्याच्या पुढे असलेले अन्न मांडलेले पात्रच टाकून निघून जातो तैसी संसारा या समजता जाणी जे, जे, जे अनित्यता तई वैराग्य दबडिता पाठी त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे ला त्या ला आपन असे ज्या वेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लगेल आता अनित्यत्व या कैसे वृक्षा का रमी असे विश्वेशे पंचदशी आता या संसाराला क्षणभंगुरता कशी आहे तेच वृक्षाच्या रूपकाने जगाचे स्वामी श्रीकृष्ण परमात्मा पंधराव्या अध्यायात सांगतात श्लोक पहिला श्री भगवान उवाच ऊर्ध्व अश्वथम श्रीकृष्ण म्हणाले ज्याचे मूळ ऊर्ध्व भागे आहे ज्याच्या शाखा खाली आहेत जो विनाशी आहे तरी ज्याला अविनाशी असे सामान्य जन म्हणतात वेद ज्याची पाने आहेत असा जो प्रपंच रुपी वृक्ष त्याला जाणणारा या वृक्षाला मूल कारण परम असून वृक्षरूपी विस्तार ही माया आहे व त्यापासून वसुत भिन्न नाही असे जाणणारा तो खरा वेद वेदवा ज्ञानी होय उपडिले कवतिके झाड येहराठा के येरी मोहरा ते वेगे जैसे सुके तैसे हे नो सहज उन्मळून पडलेले झाड शेंडाखाली व बुडवर असे पडले असता ते लवकर चुकते त्याप्रमाणे हा संसार नाही असे समज या ते एक परी रूपकाची सारी तसे वारी संसाराची याच एका प्रकारच्या म्हणजे एक, वृक्ष आहे अशा रुपकाच्या चातुर्याने भगवान जन्म मृत्यू रूपी संसाराची एरझार संपतात करुणी संसार वावो स्वरूपी अहते ठावो हो वाव या अध्यावो पंधरावाह संसाराचे मिथ्यत्व दाखवून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवाच्या अहंतीचे ठिकाण होण्याकरता हा पंधरावा अध्याय आहे आता हे चिघे ग्रंथ गर्भीचे चांगावे उपलब्ध आता हेच ग्रंथातील सर्व चांगले सिद्धांत विस्ताराने स्पष्ट सांगण्यात येतील ते तुम्ही श्रोत्यांनी मन लावून ऐकावे तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे मने. तर ब्रह्मानंदाचा समुद्र पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा जो भगवान श्री कृष्ण परमात्मा तो असे म्हणाला अगा पै पांडू कुमारा येता स्वरूपाची घरा करीत असे आडवारा विश्वाभासूजो अरे बाबा अर्जुना आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असताना जे विश्वरूपी दृश्य मध्ये अडथळा करते तो हा जगडंबरू नो हे येथ संसारु हा जाणीजे महा तरु था वलासे हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही तर हा एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे असे समज परी खा, खा, खा परंतु इतर सामान्य वृक्षांच्या सारखा खालीमुळे वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही म्हणून याचा कोणालाही अंत लागत नाही आगी कि कुऱ्हाडी होरी गावा जरी बुडी तरी हो का भलते वडी वरीची लवाढी जर इतर वृक्षांप्रमाणे याच्या बुड़ाशी अग्नि अथवा कुरड यांचा प्रवेश झाला असता तर वरचा विस्तार केवढा का असे ना जे तुटली या मुळापाशी उलंडे लका शाखांशी परितैशी गोठी कायशी हा सोपा नवे. तरी इतर वृक्ष जसा मुळाशी तुटला असता पण या संसार वृक्षाची तसली गोष्ट कुठली म्हणून हा सोपा नाही अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अधोमुख रुखाय या अर्जुना या संसार वृक्षाचे आश्चर्य सांगायला लागले तर लोकोत्तर आहे कारण की या संसार वृक्षाची वाढ खाली आहे जैसा भानू उंची नेनो के रश्मी जाळ तळी फाके संसार हे काव रुखे झाड तैसे ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे कळत नाही परंतु त्याचा किरण समुदाय खाली पसरतो तसा हा संसार वृक्ष आश्चर्यकारक आहे आणि आितुके रुंदले असे येणेची एक कल्पनिदके व्योमजैसे ज्याप्रमाणे प्रळयकालच्या उदकाने आकाश व्यापले जाते त्याप्रमाणे जितके म्हणून त्या आहे व नाही तेवढे या एकट्या संसार अडवलेले आहे म्हणजे व्यापलेले आहे कारवीचा अस्तमानी अंधारे कोंदे रजनी तैसाहाची गगनी मांडला असे अथवा सूर्यचा व्यापून जाते त्याप्रमाणे याच एका वृक्षाने आकाश व्यापलेले आहे या, या फळ ना चुंबित फुलना तुरंबित जे काही पंडूस होता ते रुखुची हर्जुना या संसार वृक्षाचे फळ खाण्याकरता पाहू गेले तर याला फळ नाही व वास घेण्याकरता फूल पाहू गेले तर याला फुलही नाही मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे हो हा उर्ध्व मूळ आहे येण्याची हा होय शडवळ हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे परंतु हा उपटून पडलेला नाही याच कारणाने अर्जुना हा संसार वृक्ष हिरवागार आहे आणि ऊर्ध्व मूळ ऐसे निगदिले किरासे परी आधीही असोसे मुळे आणि हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत प्रबळ ला चौमेरी पिंपळा कावडाची या परी जो पारंबिया माझारी डहाळिया झपाट्याने वाढणार या लव्हाच्या जो आहे तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वड्याच्या वृक्षाप्रमाणे हा संसार वृक्ष आहे कारण कि पिंपळाप्रमाणे याच्या पारंब्यामध्ये डहाळ्या आहेत आधीची आधी खांदिया हेही नाही त्याचप्रमाणे अर्जुना या संसार वृक्षाला खालीच फांदी आहेत असेही नाही तरी ऊर्ध्वा ही कडे मांदोडे दिसताती अपाडे साले तर वरच्या ही बाजूस या संसार वृक्षाला फांद्यांचे पुष्कर समुदाय विस्तारलेले दिसतात जाले गगनाची पावेलीये कावारा मांडला रुखाचे नि आये नाना अवस्थात्र ये उदयला हा संसार म्हटला म्हणजे आकाशात जणू काही वेलाच्या रूपाने नटले आहे अथवा संसार वृक्षाच्या रूपाने अवस्था त्रयाने उदय केला आहे ऐसा हा ऐकू विश्वाकार विटंकू उदयाला जाण रुखू मूळ असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकर वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज आता ऊर्ध्व या कवन येथे मूळ ते किम लक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया आता या संसार वृक्षाचा वरचा भाग काय आहे संसार वृक्षाचे जे मूळ आहे त्याचे लक्षण काय आहे याचा खाली वाढण्याचा हा स्वभाव आहे का व याच्या फांद्या कशा आहेत अथवा द्रुमाय या अधिजिया मूळिया तिया कोण कैसिया उर्ध्व शाखा आता या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व त्या कशा आहेत आणि अश्वत्थू हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविद विलासी निर्णय आणि याची अश्वत्थाशी प्रसिद्धी कशा करता आहे आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत् बद्दल जो काही निर्णय केला आहे हे आघवे ची बरवे तुझी प्रतिती सफावे तैसेनी सांगो सोली वे वि या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला येतील तशा निर्मळ खुलाशांनी तुला सांगू परी गा सुभगा, हा असे तुझे हो गा सु कानची करी हो सर्वांगा हिये आथिलिया परंतु हे भाग्यवान अर्जुना ऐक हे अंतकरण संपन्न अर्जुना तू आपल्या सर्व अंगासच कान कर ऐसे प्रेम रसे सुरफुरे बोलिले जव यादव वीरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान असून त्यास दाही दिशाने कवटळले आहे देव निरुपती ते थेकुले येशा खेव पसरले दाही दिशे त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे व्यापक असतानाही ते अर्जुनाच्या अवधाना अगदी अल्प असे झाले इतके अर्जुनाचे अवधान वाढले हा श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्ती ची दुसरा म्हणून एकसरा अवघे याचा श्रीकृष्णाच्या निरूपण रूप समुद्रास गट्ट करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला